प्रकरण पंधरावे सूत्र दहावे देहस्तिष्ठ तू कल्पांतम ग पुनः क्व बृद्धी क्वच वास्तव चिन्मात्रूपिण अष्टावाक्र म्हणतात देह कल्पांतापर्यंत टिको किंवा अगदी अत्ताच नाश पाव पण तू चिन्मात्र स्वरूप असल्याने तुला वृद्धी कोणती आणि नाश तरी कुठला मागील सूत्राच्या प्रतिपादनाच्या ओघातच अष्टावाक्र म्हणाले की हा देह तर मरणधर्मी आहे हा देह तर नष्ट होणारच आहे हे शरीर मृत्यूपासून नाशापासून वाचवण्याचा कुठलाही उपाय नाही रामाचा देह सुद्धा वाचू शकला नाही कृष्णाचाही देह वाचू शकला नाही ना संत महात्म्यांची शरीरे अमर झाली न दुष्टात्म्यांची शरीरे अमर झाली न ज्ञानी माणसाचे देह टिकले न अज्ञानी माणसांचे देह टिकले शरीराचा जन्म होणे वाढ होणे व वा शेवटी क्षय होणे व मृत्यू होणे हा निसर्गाचा नियम असून त्याला अपवाद असा कुठेच नाही हे ध्रुवासारखे सत्य आहे की देह उशिरा किंवा लवकर पण जरूर नष्ट होणार यात फरक पडत नाही त्यामुळे तो काही चिंतनाचा विषय नाही परंतु आत्मा मात्र चैतन्य रूप आहे व त्याची वाढ होत नाही त्याचा क्षयही होत नाही किंवा त्या त्याचा मृत्यूही होत नाही तो आहे तसाच राहणार आहे तू आत्मरूप असल्याने नित्य आहेस प्रकरण पंधरावे सूत्र अकरावे उदे तुला तु अष्टावा क्रमांतात तुझ्या विशाल व अंतहीन महा समुद्रामध्ये विश्वरूपी तरंग आपल्या स्वभावानुसार निर्माण होतात आणि नाहीसे पावतात परंतु तुझी वृद्धी होत नाही किंवा नाशही होत नाही अष्टवक्र महाराज सांगतात की ज्याप्रमाणे विशाल महासागरात वाऱ्याच्या झोतमुळे व स्वभावामुळे अनेक लाटा निर्माण होतात आणि नष्ट होतात पण तरीही त्यामुळे समुद्रात वाढ होत नाही किंवा घटही होत नाही ज्याप्रमाणे आकाशात अनेक प्रकारची वायूंची वादळी उठतात आणि शांत होतात पण त्यामुळे आकाशात फरक पडत नाही कारण आकाश अस्पर्शित राहते त्याचप्रमाणे तो आत्मारूपी महासमुद्र आहेस ज्यामध्ये हे विश्वरूपी तरंग निर्माण होतात व नष्ट होतात पण हा साक्षी आत्मा नेहमी अप्रभावित राहतो जगाच्या वृद्धीमुळे किंवा नाशामुळे आत्म्याची वृद्धी किंवा नाश होत नाही प्रकरण पंधरावे सूत्र बाराव्य तात चिन मात्र रूपो सी न ते भिन्न जगत अत कस्य कथम कुत्र हे योपादेय कल्पना अष्टावक्र म्हणतात हे तू चैतन्य स्वरूप आहेस तुझे, जग, तुझे नहीं। मनोन ही नानी उपयुक्त अशा कल्पना, चा, कुठे ही एक सृष्टि संयुक्त है सलग है अखंड है तिचनी कि सृष्टि असली तिचा मधला आस एक तिचे केन्द्र एक विरी अनेक तरी त्या सर्वात एकाच जलप्रवाहाचे पाणी आहे पदार्थ अनेक आहेत परंतु त्या सर्वांचे मूलतत्व असणारी ऊर्जा एकच आहे हे मूलतत्व प्रत्येक पदार्थात वेगवेगळे भासते याचप्रमाणे आत्मा एक आहे ज्याच्या आसाच्या आधारावर हे शरीर चक्र सुरू आहे जो आत्मा शरीरात आहे तोच विश्वात विश्वात्मा आहे आत्म्यामुळे हे शरीर, शरीर चालते तर विश्वात्म्यामुळे हे विश्व चालते म्हणून आत्मा परमात्मा ब्रह्म सृष्टी जीव जगत जड चेतन हे वेगवेगळे नसून त्या एकाच तत्वाची अभिव्यक्ती आहे हे एकच चैतन्य वेगवेगळ्या रूपात प्रकट झालेले आहे आपल्या अहंकारामुळे ही भिन्नता जाणवते या अहंकारामुळेच आपण काही गोष्टी अनुपयुक्त ठरवतो तर काही उपयुक्त ठरवतो काही स्वीकार तर काही त्याज्य समजतो एकाला संसार म्हणतो तर परमात्म्याला वेगळे मानतो लाभ हानी नफा नुकसान जीवन आणि मृत्यू याप्रमाणे असंख्य द्वंद्वांची कल्पना करतो ती सुद्धा या अहंकारामुळे हे द्वंद्वच दुःखाला कारणीभूत होते या अहंकारामुळेच वासनेचा उदय होतो तसेच ही वासना म्हणजेच आपले जग झाले आहे म्हणून अष्टावक्र राजा जनकांना उद्देशून म्हणतात की तू चैतन्य रूप आत्मा आहेस व तू जो आत्मा आहेस त्यास आत्म्याची हे जग सुद्धा अभिव्यक्ती आहे म्हणजेच हे जग तुझ्यापेक्षा वेगळे नाही हे जग तू आहेस म्हणजेच या जगात जे जे आहे ते ते तूच आहेस मग यात काय स्वीकारायचे आणि काय टाकायचे याचा विचार होऊच शकत नाही जेव्हा मनुष्य स्वतःला सृष्टीपेक्षा वेगळे समजतो तेव्हाच अशा भिन्नतेचा विचार करता येईल आत्म्याच्या ज्ञानाचा अनुभव घेतल्यानंतर स्वीकारयोग्य व त्याज्य अशा कल्पना अर्थातच व्यर्थ ठरतात कारण एकाच शरीराच्या वेगवेगळ्या वे अवयवांपैकी कोणते स्वीकारणीय व कोणते अस्वीकारणीय म्हणायचे अशी कल्पना करणे म्हणजे मूढपणा आहे अशी आत्मामय सृष्टी आहे तिच्या वेगवेगळ्या वे अवयवांना चांगले किंवा वाईट म्हणणे उचित नाही असा फरक करणे या अज्ञानाचे व अहंकाराचे लक्षण आहे प्रकरण पंधरावे सूत्र तेरावे एक शांते चिदाकाशे मले ती कुतो जन्म कुत कर्म कुतो कुतोह अष्टावक्र म्हणतात निर्मल अविनाशी शांत व चैतन्य रूप आकाशात कुठला जन्म कोणते कर्म आणि कसला अहंकार हे तर सर्व काहीच नाही अष्टावक्र पुन्हा सांगतात कि आत्मा निर्मळ आहे निर्दोष आहे अविनाशी शांत है जन्म है नम है व्या अहंकारा सारखे को भाव विकार है जनक राजा तू आत्मा अजात सर्व गुण सारे विकार तर मन शरीर व अहंकाराचे आहेत ज्यापासून तू भिन्न आहेस स्वतःच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर या विकारांची जाणीव होत नाही प्रकरण पंधरावे सूत्र चौदावे यम पश्यसी त्रैकस्वमेव प्रतिभास किं पृथक भास स्वर्णात कटकाम अष्टावक्र म्हणतात जे पदार्थ तू पाहतोस त्यात तूच दृष्टोत्पत्तीस येतोस बांगड्या बाजू बंद व पैंजण यांच्यापेक्षा सोनं थोडंच वेगळं दिसत अष्टावक्र म्हणतात की ज्याप्रमाणे वेगवेगळे दागिने हे केवळ वेगवेगळे आकार आहेत उपयोग वेगवेगळे आहे परंतु त्या सर्वांची निर्मिती एकाच मूलतत्वापासून म्हणजे सोन्यापासून झालेली आहे सर्वात सोनीच आहे त्याप्रमाणे सृष्टीच्या भिन्न भिन्न पदार्थात अवयवातील मूलतत्व एकच म्हणजे आत्मच आहे दागिन्यांच्या वेग नाव फरक असला तरी त्यामुळे वेग सोन्यात फरक पडत नाही त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचा आकार व नाव वेगवेगळे असले तरी त्यात आत्माच असतो व तो सर्वात एकच असतो जो वरपांगे भेद दिसतो तो शरीरांचा बाह्य आकृतीचा आहे अन्यथा फुल असो वा काटे मनुष्य असो वा पशु पक्षी सर्वात एकच मूलतत्व एकच आत्मा आहे तू आत्मा असल्यामुळे सर्व गोष्टीत तूच दिसतोस या सर्व बाह्य रूपाच्या आत असलेले जे अरूप तत्व आहे ते एकच आहे बाह्यकार हे समुद्रातल्या क्षणभंगूर लाटांप्रमाणे आहेत लाटा शांत झाल्यावर समुद्र राहतो हे जाणून शांती प्राप्त कर प्रकरण पंधरावे सूत्र पंधरावे अयम सोहम अयम नाहम विभागम इथे संत्यज सर्व मात्मे ती निश्चित्य निःसंकल्प सुखी भव अष्टावक्र म्हणतात हे, हे मी आहे हे मी नाही अशी विभागणी करणे सोडून हे सर्व काही आत्माच आहे असा निश्चय करून तू संकल्परहित हो सुखी हो ही संपूर्ण सृष्टी एकच आहे अखंड आहे व त्या एकाच आत्म्याचा विस्तार आहे यात भिन्नता कोठेच नाही नामरूपांच्या वेगळेपणामुळे अज्ञानी माणसाला वेगळेपण दिसते तो सृष्टीला वेगवेगळ्या रूपात आकारात पदार्थात म्हणजेच तुकड्या तुकड्यात पाहतो त्याला जड चेतन मनुष्य व इतर प्राणी यात एवढेच नवे, तर मनुष्यातही व्यक्ती व्यक्तीत फरक दिसतो जीव व आत्मा यातही त्याला भिन्नता दिसते पण हा भेदच सर्व दुःखाचे कारण असतो सृष्टी ही एकच सत्ता असून तिची वेगवेगळ्या वे आकारात नावारूपात विभागणी करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे ही द्वैतदृष्टीच दुःखांना जन्म देते सर्व सृष्टीत एकत्व दिसणे व समग्रत्वाचा बोध होणे हेच ज्ञान आहे व तोच धर्म आहे समग्रता हेच जीवन आहे तेच ब्रह्म आहे या एकीकृत अस्तित्वाची जाणीव जागृत होणे हाच धर्म आहे हेच खरे शास्त्र आहे व तोच सर्व बोध आहे सृष्टीला तुकड्या तुकड्यात वाटणे हे अधर्माचे व अज्ञानाचे लक्षण आहे म्हणून धर्माने अशी घोषणा केली आहे की अहम ब्रह्मासमी मी म्हणजे ब्रह्म आहे ही जाणीव अहंकार नसून त्या अखंड अस्तित्व रुपी चैतन्य रूपी समग्रतेचा अनुभव आहे मी व ब्रेवेगळे नाही दोन जणांचे अस्तित्व नसून एकाचे अस्तित्व आहे हेच परमजान आहे संसाराचा त्याग करून राखपासून भिक्षा मागून जेवल्याने दंडवत केल्याने विनम्रता दाखवल्याने व क्षमा याचना केल्याने अहंकार नाहीसा होत नाही एकत्वाची अनुभूती झाल्याशिवाय अहंकार नाहीसा होत नाही धर्माचे सर्वात महत्वाचे व सर्वश्रेष्ठ ज्ञान हेच आहे सर्वश्रेष्ठ उपदेश हाच आहे की आत्मा एक आहे सर्व त्याचा व सर्वत्र भिन्नत्वाची जाणीव त्यागून एकत्वाचा अनुभव घेणे व त्याप्रमाणे जगणे हाच मोक्ष मुक्ती व ज्ञान आहे म्हणून अष्टावक्र सांगतात की हे जनक राजा मी हे आहे व मी ते नाही अशी द्वैतदृष्टी सोडून देऊन अहम ब्रह्मासमी मीच ते ब्रह्मा आहे व सर्व जे जे आहे तेही मीच आहे म्हणजेच ब्रह्मा आहे अशी अनुभूती घेतल्यानेच दुःखाचे कारण दूर होते व वा एकत्वाच्या जाणीव मनुष्य सुखी होतो हे जाणून एकत्वाची भ्रामक नाम रुपाच्या विविध आकारात विभागणी करणे सोडून दे कारण ही विभाजनवादी दृष्टीच सर्व दुःखांना जन्म देते दे। तेव्हा या एकत्वाचा संकल्प करून त्याची ठाम जाणीव करून घेऊन अन्य सर्व संकल्प व इच्छांचा त्याग करून तू सुखी व शांत हो प्रकरण पंधरावे सूत्र सोळावे तवैवत विश्वस्ती संसारी नाक्र म्हणतात तुझ्या अज्ञानामुळेच हे जग आहे पारमार्थिक दृष्टीने तू एकच आहेस तुझ्याशिवाय दुसरी कोणीच नाही संसारी नाही वो असंसारीही नाही हेच प्रतिपादन विस्तारपूर्वक सांगतो स्वा अष्टावक्र म्हणतात की स्वतःपेक्षा जगाचे अस्तित्व वेगळे जाणवणे हे तुझ्या अज्ञानामुळेच घडू शकते जगाला जो स्वतःपेक्षा वेगळे मानतो त्यालाच तो व जग अशा दोन्ही गोष्टी दिसू लागतात पण एका आत्म्याचे हे दोन आविष्कार असले तरी आत्मरूपाने एकच आहेत हे न जाणणे म्हणजे अज्ञान आहे त्यामुळे जगाचे अस्तित्व वेगळे भासते अन्यथा जग व व्यक्ती म्हणून एकच आत्मा आहे जे व्यक्ती आहे तेच विश्व आहे जे विश्व आहे तेच व्यक्ती आहे त्याचप्रमाणे संसारी व असंसारी असा भेद सुद्धा खोटा आहे संसारी आहे ते सुद्धा आत्म्याचे रूप आहे व असंसारी वाटते ते सुद्धा आत्म्याचेच रूप असते हेच ज्ञान आहे व हेच परम सत्य आहे सत्य एकच असते सत्य कधीच दोन नसतात सत्यासत्यात भेद वाटणे हे तर कमालीचे अज्ञान आहे जे अभेद्य आहे त्याच्यामध्ये अहंकाराची भिंत उभी राहते तेव्हाच भेद दिसू लागतो व ही अहंकाराची भिंत पाडली म्हणजे अभेद्यता नजरेच येते सर्व काही समग्रपणे लक्षात येते हा आत्मा संसारी नाही व असंसारी नाही कारण तो कोणत्याही अर्थाने संसार नाहीच तो फक्त आत्मा आहे व सर्वत्र सर्व रूपात तोच आहे तो संसारी नाही कारण संसार सुद्धा त्याचीच अभिव्यक्ती आहे सूत्र किंचित्य अष्टावा क्रमांतात हे विश्व म्हणजे फक्त भ्रांती आहे यापेक्षा वेगळे काही नाही हे अंतःकरणपूर्वक जाणणारा वासना रहित व चैतन्य रूप असतो जणू काही काहीही अस्तित्वातच नाही अशी सर्वश्रेष्ठ परमशांती त्याला प्राप्त होते या संसारात दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत एक ज्ञानी व दुसरे अज्ञानी या ही दोन प्रकारची विचारसृष्टी आहे अज्ञानी म्हणतो कि संसार हेच सत्य आहे संसारात अनेकता आहे विभिन्नता आहे नैसर्गिक राजकीय मानसिक शारीरिक बौद्धिक नैतिक धार्मिक वगैरे अनेक स्तरावरचे भेद अज्ञानी माणसाला दिसतात काही जणांना तर आत्म्यामध्ये सुद्धा भिन्नता दिसू लागते व प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा आहे असेच ते मानतात काही लोकांना परमात्म्यात सुद्धा भिन्न दिसू लागते व म्हणून ते हिंदू ख्रिश्चन जैन असा भेद करतात हे सर्व कमालीचे अज्ञान आहे जसे या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते ते तसेच खरे असल्याचे ते मानतात त्यापेक्षा वेगळे असणाऱ्या परोक्ष सत्याचे ज्ञान त्याला नसते त्याचे सारे ज्ञान इंद्रियजन्य असते व इंद्रियांच्या आधी असणारी बुद्धी जी नेहमी अहंकार व भेदांना जन्म देते तीच त्याचे मार्गदर्शक असते जे इंद्रियांना समजते बुद्धीला समजते तो सत्य समजतो इंद्रियांच्या पलीकडील बाबी त्याच्या आकलनातच येत नाहीत अज्ञानी माणूस ब्रह्म आत्मा ईश्वर यांचे अस्तित्व सुद्धा खरे मानत नाही कारण ते सुद्धा इंद्रियांच्या द्वारे जाणून घेता येत नाहीत अशी व्यक्ती वैज्ञानिक असते भौतिक दृष्टीची असते त्याला जे व जेवढे दिसते तेव्हा तेवढेच तो खरे मानतो स्वतःला जे दिसते व स्वतःचा जावर विश्वास आहे ते व तसे सांगायला आत्मबलाची व हिमतीची गरज आहे दुनियातल्या सर्व धर्मांच्या लोकांचे सांगणे नाकारून व शिक्षा होईल हे माहीत असूनही गॅलिलिओने सांगितले की सूर्य फिरत नसून पृथ्वीत सूर्या फिरते हे सत्य एवढे छातीटोकपणे सांगण्यात खरोखरीच त्या काळी विलक्षण धैर्यची गरज होती परंतु काही ढोंगी असे असतात की त्यांनी काहीही जाणलेले नसते त्यांना कशाचाच अनुभव आलेला नसतो व ते लोकांना दक्षिणेच्या किंवा अन्य मोकबदल्याच्या आशेने सांगतात की ब्रह्म आहे ईश्वर आहे हे जग खोटे आहे त्यात अर्थ नाही ब्रम्ह सत्य आहे स्वर्ग नरक आहे पुनर्जन्म आहे वगैरे वगैरे पण ज्यांनी सत्याची अनुभूती घेतलेली नाही त्याचे पांडित्य म्हणजे केवळ पोपट असते अज्ञानी माणसासाठी जग हेच सत्य आणि ब्रह्म हे असत्य असते अज्ञानी माणसाने तसेच सांगितले तर ते त्याचे केवळ अज्ञान आहे पण ज्ञान झालेले नसताना ज्ञान झाल्याचे सांगणे ही बेइमानी किंवा ढोंग आहे तो इतर समाजाला धोका देण्याचा प्रकार आहे ढोंगी ज्ञानी माणसापेक्षा सरळ रित्यात जे दिसते तेवढेच खरे मानणारा अज्ञानी माणूस चांगला दुसरी वैचारिक दृष्टी ज्ञानी माणसाची असते ज्याने या सत्याचा खरोखरच अनुभव घेतलेला असतो तोच ज्ञानी होय त्याचे ब्रह्म आत्मा व परमात्मा यांचे ज्ञान संपादन केलेले असते अज्ञानी माणूस फक्त स्थूल तेवढे जाणतो सूक्ष्म समजत नाही अज्ञानी माणूस प्रकृती तेवढी समजू शकतो त्याची दृष्टी शरीर भोग व विषय सुख यापुरतीच मर्यादित असते त्या पालीकडे जे सूक्ष्म आहे चेतन आहे जी शक्ती आहे ती तो ओळखू शकत नाही व म्हणून त्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत असे तो म्हणू लागतो या उलट ज्ञानी माणसाला सत्याचे व म्हणूनच आत्म्याच्या एकत्वाचे ज्ञान प्राप्त झालेले असते म्हणून तो ब्रह्म आत्मा ईश्वर यांना सत्य मानतो त्याच्यासाठी जग खोटे आहे भ्रांती आहे अनित्य आहे म्हणून त्याच्या लेखी त्याचे काही मोल नाही ज्ञानी माणसासाठी जे शाश्वत व सनातन आहे तेच मूल्यवान आहे अज्ञानी फळाची व वृक्षाची चर्चा करतो पण ज्ञानी माणूस बीजाची चर्चा करतो दोघेही आपापल्या दृष्टीप्रमाणे जग पाहतात या दोघांच्या वैचारिक दृष्टीतला फरक आहे त्यात एकमेकांचा विरोध नाही अष्टावक्र व राजा जनक दोघेही ज्ञानीपुरुष आहेत दोघांनाही सत्यची अनुभूती झालेली आहे त्यामुळे दोघांचा संवाद हा ज्ञान झालेल्या व्यक्तींचा संवाद आहे एक ज्ञानी व दुसरा अज्ञानी असेल तर संवाद होण्याऐवजी विवादच होतो तर्क व प्रमाणांबद्दल परस्परांना विचारणा केली असती कुतर्क वितर्क करून आपलेच मत सत्य मानण्याचा एकमेकांना जोरदार आक्रमक आग्रह केला गेला असता परंतु येथे तसे न घडता दोघांच्या मुखातून एकाच सत्याचे वर्णन केले जात आहे मुनी श्रेष्ठ अष्टावक्र म्हणतात की हे जग भ्रम आहे यापेक्षा वेगळे काही नाही जो वासना रहित होतो जो वासना शून्य होतो व अहंकार शून्य होतो त्याला त्याच्या अंतरयामी स्थित असलेल्या आत्म्याचे ज्ञान होते असे ज्ञान झाल्यावर त्याला हे जग भ्रामक वाटू लागते याचा अर्थ असा नाही की हे जग आपल्या डोळ्याला दिसते ते खरेच अस्तित्वातच नाही याचा अर्थ खरा एवढाच आहे की हे जग आपण डोळ्यांनी पाहतो त्याच्याशी आपला जो भावनिक संबंध असतो जी आसक्ती असते जो मोह किंवा मा माया ममता असते ती खोटी असते ती भ्रम असते ज्ञाने माणूस या आसक्तीतून मुक्त होतो म्हणून त्याला जग हे भ्रम वाटते व वा आत्मा हेच एकमेव वा सत्य वाटते या ज्ञानाची प्राप्ती ज्ञानी माणसालाच होऊ शकते व त्यालाच मोह माया ममता यातील निरथकपणा समजू शकतो अज्ञानी तो समजू शकत नाही म्हणून ज्ञानी या साक्षातकारामुळे परमशांती प्राप्त करतो तर अज्ञानी बुद्धी प्रामाण्यामुळे अंधारातच साचपडत राहतो व सदैव अशांत राहतो हा ज्ञानी व अज्ञानी माणसातला फरक असतो ज्ञानी माणसाची वैचारिकदृष्टी अज्ञानी माणसापेक्षा वेगळी होत जाते